स्थावा अध्याय नित्य धर्म तथा जाती आणि वर्ण आदींचा भेद देविदास विद्यारत्न एक अध्यापक होते खूप दिवसांपासून त्यांची दृढ धारणा झाली होती की ब्राह्मण वर्णच सर्वश्रेष्ठ आहे ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणीही परमार्थ लाभ करण्या योग्य नसते ब्राह्मणाघरी जन्म घेतल्याशिवाय जीवास मुक्ती मिळत नाही जन्मापासूनच ब्राह्मणात ब्रह्मत्व निर्माण झालेले असते त्या दिवशी ते काजी काजीसाहेबांसोबत वैष्णवांचे संभाषण ऐकून मनोमन खूप असंतुष्ट झाले आहेत ते काजी काजीसाहेबांच्या तत्त्वपूर्ण विचारात थोडा सुद्धा प्रवेश करू शकले नाहीत ते मनोमन गोंधळून विचार करू लागले की मुसलमान जात पण काय अद्भूत बलं आहे त्यांच्या गोष्टी पण अजबच असतात काहीही समजत नाही असं वडील तर अरबी फारशी शिकलेले आहेत खूप दिवसांपासून धर्मचर्चासुद्धा करीत आहेत परंतु मुसलमानांचा ते इतका आदर का करतात ज्यांना स्पर्श केल्याने देखील स्नान करावे लागते परमहंस बाबाजी महाराजांनी काय समजून त्यांना मंडपात बसून त्यांचा आदर सत्कार केला त्यांनी त्याच रात्री म्हटले होते की शंभू मी याविषयी गप्प बसू शकत नाही तर्काची प्रचंड आग लावून या पाखंडमतास भस्म करून टाकीन ज्या नवद्वीपात सार्वभौम आणि शिरोमणींसारखे न्यायशास्त्र न्या न्यायशास्त्राचे न्यायशास्त्राचे प्रकाड विद्वान झाले जेथे रघुनाथाने स्मृतीशास्त्राचे मंथन करून अष्टाविषयती तत्व हा ग्रंथ प्रकाशित केला त्याच नवद्वीपात आज आर्य आणि यवणांचा असा व्यवहार कदाचित नवद्वीपातील अध्यापकांना या बातमीच लागली नसणार दोन एक दिवसातच विद्यारत्न या कामी तनमन लावून रद्द झाले तिसऱ्या प्रहरीचा समय आहे आकाश काळ्या काळ्या ढगांनी झाकळलेले आहे या ढगांमध्ये ह्या ढगांमुळे आज अजूनही एकदा सुद्धा सूर्यकिरणे पृथ्वीचा स्पर्श करू शकली नव्ह नव्हती सकाळी दोन चार थेंब पडून गेले होते देवी आणि शंभू उपयुक्त वेळ पाहून दहा वाजायच्या आतच खिचडी खाऊन तयार झाले होते वैष्णवांना माधुकरी मिळायला विलंब झाला शेवटी प्रसाद सेवन करून सगळेच माधवी मालती मंडपात एका कोपऱ्याच्या मोठ्या कुटीत बसले आहेत परमहंस बाबाजी वैष्णवदास नृ नृसिंहपल्लीहून आलेले पंडित अनंतदास लाहिडी महाशय तथा कुलिया निवासी यादवदास आपापल्या तुळशी माळांवर परमानंदाने हरिणाम करू लागले त्याचवेळी विद्यारत्न महाशय समुद्रगडाचे निवासी चतुर्भुज पदरत्न काशीचे चिंतामणी नाय न्यायरत्न पूर्वस्थळीचे कालिदास वाचस्पती आणि विख्यात पंडित कृष्ण चिडामणी चुडामणी तेथे उपस्थित झाले वैष्णवांनी मोठ्या आदराने ब्राह्मण पंडितांना आसन देऊन बसविले परमहंस बाबाजी म्हणाले मेघाछण दिवसाला लोक दुर्दीन म्हणतात परंतु आम्हीच्या आमच्याकरता तर हा सुदीनच झाला आज आमची कुटीर धामवासी ब्राह्मण पंडितांच्या चरणधुळीने पवित्र झाली आहे वैष्णवगण स्वभावत स्वभावत स्वतःच तृणाहूनही नीच मानतात म्हणून त्या सगळ्यांनी विप्र चरणे भ्यो नमह म्हणून प्रणाम केला ब्राह्मण पंडित लोक स्वतःच श्रेष्ठ मानून त्यांना आशीर्वाद देत खाली बसले विद्यारत्न त्यांना तर्क करण्याकरिता तयार करून घेऊन गेले घेऊन आले होते त्यांनी लाहीडी महाशयांना आपल्यापेक्षा वयाने मोठे समजून प्रणाम केला लाहिडी महाशय आता तत्वज्ञ झाले होते त्यांनी पंडितांच्या प्रणामाला हातोहात परतवले त्या पंडितांमध्ये कृष्णचूडामणी सर्वोत्तम वक्ता होते काशी मिथिला आदी अनेक स्थानी भ्रमण करून अनेक पंडितांना शास्त्रार्थात पराजित केले होते त्यांचा बुटका बांधा आणि सावळा रंग आहे चेहऱ्यावर गंभीरता आहे दोन्ही डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकत आहेत त्यांनी वैष्णवांशी बोलण्यास सुरुवात केली चुडामणी म्हणाले आज आम्ही येथे वैष्णवांचे दर्शन करण्यास आलो आहोत यद्यपि आपल्या समस्त आचारांचे आम्ही समर्थन करीत नाही तरीही आपली एकांत भक्ती आम्हाला खूप आवडते दे। भगवान देखील म्हणतात अपिचेत सुदुराचारो भजते माम अन्य क भाक भाधु रेवस सह भगवत भगवद्गीतेचे हे वचन आमचे प्रणाम प्रमाण आहे याच सिद्धांतावर निर्भर राहून आज आम्ही साधू दर्शन करण्याकरिता आलो आहोत परंतु आमचा एक आरोप आहे तो हा की आपण भक्तीच्या बहाण्याने मुसलमानांचा संघ का करता याविषयी आम्ही आपल्यासोबत विचारविनिमय करू इच्छितो आपल्यापैकी जे जास्त सुशिक्षित असतील त्यांनी थोडे त्यांनी थोडे पुढे यावे वैष्णवगण चुडामणींच्या बोलण्याने खूप दुःखीत झाले परमहंस बाबाजी विनम्र होत म्हटले आम्ही तर मूर्ख आहोत शास्त्रार्थ आम्हाला कुठला येतोय आमच्या महाजनांनी महान आचार्यांनी जसे आचरण केले आहे आम्ही त्याचेच अनुकरण करीत आहोत आपण सगळे विद्वान आहात शास्त्रांचा जो उपदेश असेल त्यास आम्ही गुपचूप ऐकून घेऊ चुडामणी म्हणाले असे म्हणून कसे चालेल हिंदू समाजात राहून जर आपण सर्वांनी शास्त्रविरुद्ध आचार प्रचार केला तर जगाचा ध्वस होईल शास्त्रविरुद्ध आचार प्रचार सुद्धा करायचा आणि महाजनांच्या नावाचा डंका वाजवायचा हे कसले वागणे झाले महाजन कुणाला म्हणतात जर महाजनांचे आचरण आणि त्यांचे उपदेश शास्त्रानुकूल आहेत तरच ते महाजन आहेत नाही ज्याला त्याला महाजन म्हणून उभा करून महाजनो यण गत सह पंथा म्हटल्याने जगाचे कल्याण तरी काय व्हावे चुडामणींचे बोलणे करिता असहणीय झाले ते लोक त्या कुटीतून उठले आणि दुसऱ्या कुटीत जाऊन परमारष करू लागले शेवटी ठरले की जर महाजनांप्रती दोषारोपण केले जात आहे तेव्हा सर्व शक्तीसहित त्यांना उत्तर द्यावे परमहंस बाबाजी शास्त्रार्थाच्या कटकटीपासून दूर राहतील पंडित अनंतदास न्यायशास्त्राचे विद्वान असले तरीही सर्वांनी श्री वैष्णवदास बाबाजींसच शास्त्रार्थ करण्या करण्याची विनंती केली त्यांना हे समजायला वेळ लागला नाही की देवीदास विद्यारत्नानेच हा झगडा उपस्थित केला आहे लाहीडी महाशय सुद्धा तेथे होते ते म्हणाले देवी खूप अभिमानी आहे त्या दिवशी काजी साहेबांसोबत आम्हा लोकांचा सा व्यवहार पाहून त्याला वाईट वाटले असणार म्हणूनच आज या सर्व ब्राह्मण पंडितांना तो बोलावून घेऊन आला आहे वैष्णवदासांनी परमहंस बाबाजींच्या चरणांची धूळ मस्तकी धारण करत म्हटले वैष्णवांची आज्ञा मला शिरोधारी आहे आज मी शिकलेल्या सर्वच विद्या सार्थकी ला, सार्थकी आज मी शिकलेल्या सर्वच विद्या लागतील आता आकाश निर्मळ झाले होते माधवी मालती मंडपात एक लांब मोठे आसन अंतरले गेले एका बाजूला ब्राह्मण पंडित आणि दुसरीकडे वैष्णव लोक बसले श्री गोद्रुम आणि मध्यपातील मध्यद्वीपातल्या समस्त पंडितांना आणि वैष्णवांना बोलवले गेले आसपास से आसपासचे विद्यार्थीसुद्धा सभेत येऊन बसले सभा आता छोटीशी राहिली नव्हती जवळजवळ शंभर ब्राह्मण पंडित एकीकडे आणि प्राय दोनशे वैष्णव दुसरीकडे बसले होते वैष्णवांच्या अनुमतीने वैष्णवदास बाबाजी समोर बसले त्याच वेळेस एक आश्चर्यकारक घटना घडली जी पाहून वैष्णव लोक आनंदाने एकदा जोरात हरिध्वनी करू लागले घटना अशी घडली की वर पसरलेल्या लतांमधून मालतीच्या फुलांचा एक गुच्छ वैष्णव दासांच्या डोक्यावर पडला वैष्णव म्हणाले याला श्रीमन महाप्रभूंचा प्रसाद समजा दुसरीकडे बसले कृष्ण चुडामणी चुडामणी तर नाक भुवया उडवत म्हणाले तसे समजावे फुलांचे काम नाही फळानेच परिचय मिळेल गोष्ट पुढे अधिक न वाढवता वैष्णव आज नवद्वीपात वाराणसी सारखी सभा भरली आहे मोठी आनंदाची गोष्ट आहे यद्यपि मी बंगवासी आहे तरी सुद्धा खूप दिवस वाराणसी आधीच तानी अध्ययन केल्याने तथा सभांमधून वक्तृत्व आदी केल्याने माझा बोली बंगाली भाषेचा अभ्यास काहीसा कमी झालाय माझी अशी इच्छा आहे की आजच्या सभेतील प्रश्न उत्तरे संस्कृत भाषेतच व्हावीत चुडामणींनी शास्त्रांचे खूप अध्ययन केलेले आहे तरी तरीसुद्धा काही कंठस्थ केलेल्या पाठांव्यतिरिक्त ते धारप्रवाहित संस्कृत भाषा बोलू शकत नव्हते त्यांनी वैष्णवदासांच्या प्रस्तावाने त्यांनी वैष्णवदासांच्या प्रस्तावाने काहीसे संकुचित होत म्हणाले का बंगाल सभेत बंगाली भाषाच उपयुक्त आहे मी पश्चिम देशीच्या पंडिताप्रमाणे संस्कृत बोलू शकत नाही त्या त्यावेळी त्यांचे भाव पाहून लोक समजले की चुडामणी वैष्णवांसोबत शास्त्रार्थ करण्यास घाबरत आहेत सर्वांनी एका स्वरात वै... एक स्वरात वैष्णवदास बाबाजींस बंगाली भाषेत बोलण्याची विनंती केली ते तयार झाले चुडामणींनी प्रश्न केला जाती आहे की नाही मुसलमान आणि हिंदू या दोन जाती वेगवेगळ्या आहेत की नाही मुसलमानांच्या संसर्गाने हिंदू पतित होतात की नाही वैष्णवदास बाबाजी उत्तरले न्यायशास्त्रानुसार जाती नित्य आहे परंतु ही जात मनुष्याच्या देशभेदाने उत्पन्न जातीभेदास लक्ष करीत नाही गो जाती बकरी जाती वैष्णव जाती जातीभेदांचे निरूपण करणेच त्यांचे उद्दिष्ट आहे चुडामणी म्हणाले आपण बरोबर बोलताय परंतु हिंदू आणि मुसलमानात काही जातीभेद आहे की नाही वैष्णवदास म्हणाले हो एक प्रकारचा जातीभेद आहे परंतु तो नित्य नाही मनुष्य मात्राची एकच जात आहे भाषाभेद देशभेद वेशभूषा भेद तथा वर्णभेदा एका मनुष्य जातीतच अनेक जातीची कल्पना मात्र केलेली आहे चुडामणी जन्माद्वारे कसलाच भेद नाही काय केवळ वेशभूषा आदींच्या फरकामुळे हिंदू किंवा मुसलमानांचा भेद आहे अथवा त्यांच्या जन्माशी सुद्धा काही संबंध आहे वैष्णवदास कर्मानुसार जीवाचा उच्च अर्था अथवा उच्च अथवा निम्न वर्णात जन्म होतो वर्ण भेदानुसार मनुष्याचा कर्माधिकार वेगवेगळा असतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आहेत बाकी सर्व अंत्यज आहेत चुडामणी मुसलमान अंत्यज आहेत की नाही वैष्णवदास हो शास्त्रानुसार ते अंत्य अर्थात चार वर्णाच्या बाहेर आहेत चुडा मनी, मग मुसलमान वैष्णव कसे असू शकतात आणि आर्यवैष्णव लोक त्यांचा संघ कसा करू शकतात वैष्णवदास ज्यांना शुद्ध भक्ती आहे तेच वैष्णव आहेत मनुष्य मात्र वैष्णवधर्माचा अधिकारी आहे जन्मदोषामुळे मुसलमानांचा वर्णाश्रम धर्मानुसार प्रत्येक वर्णाकरिता निर्दिष्ट कर्मात अधिकार नाही परंतु भक्ती क्षेत्रात त्यांचा संपूर्ण अधिकार आहे कर्मकांड ज्ञानकांड आणि भक्तिकांडाचा जो परस्पर त्यावर खूप सूक्ष्मपणे विचार केला जात नाही तोवर हे कदापि म्हटले जाऊ शकत नाही की आम्ही शास्त्राचे तात्पर्य जाणले आहे चुडामणी अरे वा कर्म करता, करता चित्त शुद्ध होते चित्त शुद्ध झाल्यावर ज्ञानाधिकार उत्पन्न होतो मग ज्ञानीमध्ये कुणी निर्भेद ब्रह्मज्ञानी असतो आणि कुणी सविशेष वाद स्वीकारीत वैष्णव बनते अशा प्रकारे कर्मानुसार आधी कर्माधिकार समाप्त केल्याशिवाय वैष्णव बनता येत नाही अशा अवस्थेत अंत्यज असल्याने जिथे कर्मात अधिकार प्राप्त नाही तेथे भक्तीचा अधिकार कसा काय प्राप्त होऊ शकतो वैष्णवदास अंत्यज मनुष्यांना भक्तीमध्ये पूर्ण अधिकार आहे याला प्रत्येक शास्त्र स्वीकारते श्रीमद्भगवद्गीतेत स्वयं भगवान स्वयं स्वयं भगवान म्हणतात मामही पार्थ व्यपाश्रित्य ये अपुह पाप योन श्रियो स्त्रियो वैश्यात शूद्रास्ते अपिया पराम गतीम अर्थात हे पार्थ स्त्री वैश्य शूद्र आणि पापयोनी जन्म ग्रहण करणारे अंत्यज आदी जे कोणी असो जर माझा थोडा देखील आश्रय ग्रहण करतात तर ते परमगतीस प्राप्त होतात येथे आश्रय शब्दाचा अर्थ भक्ती आहे स्कंदपुराणागत काशीखंडात सुद्धा याचे समर्थन केले गेले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्रो वह यदवे तर विष्णू समायुक्तो नेय सर्वोत्तमोत्तम नारदीय पुराणार्थही श्वपचो अपी महिपाल विष्णु भक्तो ध्वजाधिको ध्वजाधिक हो। विष्णु भक्ती विहीनो यो यचाधिक चुडामणी प्रणा प्रमाण अनेक देऊ दिले जाऊ शकतात चुडामणी प्रमाण अनेक दिले जाऊ शकतात परंतु आवश्यकता तर या गोष्टीची आहे की विचारांतून काय ठरते दूरजाती दोष कसा दूर होतो जन्माद्वारे जो संगदोष उत्पन्न होतो तो पुन्हा जन्म घेतल्याशिवाय दूर होऊ शकतो का वैष्णव दास दुरजाती दोष प्रारब्ध कर्म आहे तो भगवन नामाच्या उच्चाराने दूर होऊ शकतो याचे त्याचे प्रमाण पहा श्रीमद भागवत यनाम सु श्रवणात पुसो अपुच्ये संसारात आणि नात पण निभत कृतंत पदाकीर्तनात नयत पुनः कर्मसु सज्जते मनो रजस्तंभ्या कलिल्युन पुन पुनः पहा अहो पचो अतो ग्रह वर्तते नाम ते, ते पस्ते चुडामणी मग भगवान नामाचा उच्चार करणारा चांडाळ यज्ञातिकर्मे का करू शकत नाही वैष्णवदास यज्ञातिकर्मे करण्याकरिता ब्राह्मणा घरी जन्म घ्यावा लागतो जसे घरी जन्म घेऊन देखील यज्ञोपावित संस्कार होईपर्यंत कुठलाही कर्माधिकार मिळत नाही तसेच हरिणामाचा आश्रय करून चांडाळ शुद्ध झाला तरीही ब्राह्मणा घरी शोक जन्म मिळाल्याखेरीज अं यज्ञाचा अधिकार होत नाही परंतु यज्ञापेक्षा अनंत गुण श्रेष्ठ भक्तीच्या अंगाचे आचरण करू शकतो चुडामणी वा चांगला सिद्धांत मांडलात ज्याला साधारण अधिकार सुद्धा दिलेला नाही त्याला अत्यंत श्रेष्ठ अधिकार दिले जावेत याचे स्पष्ट प्रमाण काय वैष्णवदास मनुष्याच्या क्रिया दोन प्रकारच्या असतात व्यवहारिक आणि परमार्थिक परमार्थिक अधिकार प्राप्त करून सुद्धा काही काही व्यवहारिक क्रियांमध्ये अधिकार मिळत नाही जसे एखादा मनुष्य जन्माने मुसलमान आहे परंतु ब्राह्मणवर्णाच्या स्वभाव आणि समस्त गुणांनी तो युक्त आहे आशा अवस्थेत ती व्यक्ती परमार्थिक दृष्टीने ब्राह्मण आहे तरी सुद्धा व्यवहारिक क्रियांचा जसे ब्राह्मणांच्या कन्नसोबत चुडामणी का नाही करू शकत असे करण्यात दोष तरी कसला वैष्णवदास लोक व्यवहाराविरुद्ध काम केल्याने व्यवहारिक दोष लागतो समाजातील लोक ज्या व्यवहारिक सन्मानाचा गर्व राखतात अशा कामात ते आपली सु सु स्वीकृती सुद्धा देत नाहीत म्हणूनच परमार्थिक अधिकारी असूनही व्यवहार चालू शकत नाही चुडामणी आता सांगा कर्माधिकार कर्माधिकाराचा हेतू काय आहे आणि भक्ती हेतु हे, हेतू काय आहे वैष्णवदास कर्म योग्य स्वभाव आणि जन्म आदी व्यवहारिक कारणच कर्माधिकाराचे हेतू आहेत तात्विक श्रद्धा भक्ती अधिकाराचा हेतु आहे चुडा मनी, मला सांगा की, तत कर्मा सोभाव शम, दम, तपस्या, पवित्रता संतोष क्षमा सरळता ईश्वराची भक्ती दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाचे स्वभाव विशेष आहेत तेज बल धैर्य वीरता सहनशीलता उदारता उद्योगशीलता स्थिरता ब्राह्मण्यता आणि ऐश्वर हे क्षत्रिय वर्णाचे स्वभावविशेष आहेत ईश्वर विश्वास दानशीलता निष्ठा दभंगहिन दंभ दंभहीनता आणि अर्थलोलूपता हे वैश्यवर्णाचे स्वभावविशेष आहेत ब्राह्मण गायी आणि देवतांची सेवा जे मिळेल त्याच समाधान हे शूद्रवर्णाचे स्वभावविशेष आहेत आणि अशीच मिथ्या चोरी नास्तिकता वृद्धाकलह कामक्रोध तथा तृष्णेच्या वश होणे हे अत्यज वर्णाचा स्वभाव आहे या स्वभावांनुसार वर्णाचे निरूपण करणे हे शास्त्रांचे उद्देश आहे केवळ जन्माद्वारे वर्णाचा निर्णय करणे आधुनिक व्यवहार मात्र आहे या स्वभावांच्या अनुरूपच मनुष्यात क्रियाप्रवृत्ती आणि कर्मकुशलता उत्पन्न होते अर्थात ज्या मनुष्याचा जसा स्वभाव असतो त्याची तशातच क्रिया तशाच क्रियांमध्ये प्रवृत्ती आणि कर्मामध्ये रुची उत्पन्न होते अशा स्वभावांचे नावच तत्कर्म योग्य स्वभाव आहे बऱ्याचशा लोकांचे स्वभाव जन्मानुसार असतात आणि अनेक स्थळांमध्ये संसर्गा संसर्गच संसर्गच स्वभावजनक असतो जन्म होता संघ आरभ आरंभ होतो आणि त्याच संघानुसार स्वभावाची जडणघडण होते म्हणून जन्मापासूनच स्वभाव परिलिक्षित होतो परंतु जन्माने स्वभावाची उत्पत्ती झाल्यामुळे जन्मासच जन्मासच स्वभावाचे एकमात्र कारण मानणे आणि कर्माधिकाराचे हेतु मानणे चुकीचे आहे हेतु अनेक प्रकारचे असतात म्हणून स्वभाव पाहून कर्माधिकाराचा निर्णय करणे शास्त्रांचे उद्दिष्ट आहे चुडामणी तात्विक श्रद्धा कशाच म्हणतात वैष्णवदास सरळ हृदयात ईश्वराप्रती जो विश्वास होतो आणि त्या करिता जी स्वाभाविक प्रयत्न उत्पन्न होतात त्यांना तात्विक श्रद्धा म्हणतात केवळ लौकिक कृती पाहून अशुद्ध हृदयात जी संबंधी ईश्वरासंबंधी धारणा होते तथा स्वार्थाकरिता दंभ प्रतिष्ठा आणि कामनामूलक ज्या क्रिया होतात त्यास अतात्विक श्रद्धा म्हणतात काही काही महाजन तात्विक श्रद्धेस शास्त्रीय श्रद्धा सुद्धा म्हणतात ही तात्विक श्रद्धाच भक्ती अधिकाराचे कारण आहे चुडामणी असे मानले की कुणा व्यक्तीस शास्त्रीय श्रद्धा तर उत्पन्न झाली आहे परंतु त्याचा स्वभाव उच्च होऊ शकत नाही अशा अवस्थेत ती व्यक्ती भक्तीची अधिकारी असू शकते का वैष्णवदास स्वभाव कर्माधिकाराचा हेतु आहे भक्ती अधिकाराचा नाहीये भक्ती अधिकाराचा हेतू तर एकमात्र श्रद्धा आहे श्रीमद भागवत स्पष्ट करून सांगितले आहे जातश्रद्धो मत कसु निर्भिन सर्वर्मसु वेद दुःखामकान कामान परीत्यागे अप्यनीश्वर तत भजेत माम प्रीत श्रद्धालु दृढ निश्चय जुषमाणशतान कामान दुःखोदकाश गर्हयण प्रोक्तेन भक्तियोगेन भजते मां असुनमुने कामा हृदयाश्यतीे मयी हृदी स्थिरते हृदय ग्रंथिषिदे संशयाेअिलात्मनी यतकर्म भी तपसा ज्ञान वैराग्यतश योगेन दानधर्मेण श्रियोभरिती सर्व मदभक्ती योगेनुष्याची हरिकथेच्या श्रवणात रुची उत्पन्न होते त्यावेळी त्यास दुसरे कुठलेही काम आवडत नाही तो दृढ विश्वासाने भगवान नाम करीत असतो तो ते भोग आणि भोगवासनांना ज्यांचा तो आपल्या पूर्वाभ्यासामुळे परित्याग करण्यास समर्थ नसतो मनोमन वाइड समजून त्यांची निंदा करीत करीत भोगत असतो हरिकथेच्या श्रवणाने आणि कीर्तनादिने त्याच्या हृदयातील भोग वासना नष्ट होऊन जातात माझे निरंतर भजन केल्याने मी त्या साधकाच्या हृदयात जाऊन बसतो मी विराजमान होताच त्याचे सारे दोष नष्ट होऊन जातात आणि कर्मवासना सर्वथा क्षीण होऊन जाते ही माझी एक नित्यविधी आहे म्हणून कर्म तपस्या ज्ञान वैराग्य योग अभ्यास ज्ञा दानधर्म आणि दुसऱ्या कल्याणकारी साधनांनी जे काही प्राप्त होऊ शकते मग स्वर्ग मोक्ष माझे परमधाम अथवा दुसरी कोणतीही कोणती वस्तू असो ते सर्व काही माझा भक्त माझ्या भक्तियोगाच्या प्रभावाने अनायासेच प्राप्त करू शकतो श्रद्धेने उत्पन्न भक्तियोगाचा हाच क्रमपथ आहे चुडामणी जर मी श्रीमद भागवतास न मांडले तर वैष्णवदास सर्व शास्त्रांचा हाच विचार आहे भागवत न मांडल्याने इतर शास्त्र बाधा निर्माण करतील खूपशा शास्त्रांना दाखवण्याची आवश्यकता नाही गीता सर्वसंमतवादी ग्रंथ आहे आपण आधी गीतेचेच बघा आपण येथे आल्या आल्या ज्या श्लोकाचे उच्चारण केले त्यासच समस्त त्यातच समस्त उपदेश भरलेला आहे अपिचेत सुतुराचारो भाग भजते मान्य कन्यो हि सह अर्थात अन्यन माझात अनन्य भावाने श्रद्धायुक्त होऊन जो भगवत कथा आणि भगवन नामाच्या श्रवण आणि कीर्तनाने युक्त भगवत जनामध्ये निमग्न भगवत मग्न राहतो अतिशय दुराचारी असल्यामुळे त्याचे आचरण कर्मपद्धतीच्या विरुद्ध असूनही त्या साधू म्हणावे लागेल कारण त्याने साधू मार्गाचे अवलंबन केलेले आहे केले आहे तात्पर्य हे की कर्मकांडात वर्णाश्रमादीचा मार्ग एक प्रकारचा आहे ज्ञानकांडात ज्ञान वैराग्यादीचा मार्ग दुसऱ्या प्रकारचा आहे आणि सत्संगात हरिकथा तथा हरिनामात श्रद्धेचा मार्ग तिसऱ्या प्रकारचा आहे हे तीन पद कधी एकत्रितपणे कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोगाच्या नावाने प्रकाशित होतात कधी कधी त्यांचे साधन वेगवेगळे सुद्धा असते पृथक रूपाने पृथक रूपात साधन करणाऱ्या साधकांना कर्मयोगी आणि ज्ञानयोगी म्हटले गेले आहे यात भक्तियोगी सर्वश्रेष्ठ आहे कारण भक्तियोगाच्या वेगळ्या साधनेत अर्थात अनन्य भक्तियोगात अनंत कल्याण निहित आहे म्हणूनच गीतेच्या प्रथम सहा अध्यायांतर्गत या सिद्धांताची पुष्टी केली गेली आहे योगिनामिर्षा मद मदत्ते नमना श्रद्धावाणन भजते यो मे युक्तमो मत क्षिप्र भवती धर्मात्मा श्वसन शाह निघती कौनते य प्रतनी ने भक्त माम हि पाराथव्यपाश्रि अप स्युह पापयो निओ्यास्त शूद्रास्ते अपिया परा गती